वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग आठवा सुतिष्णांचाळी जागा झाला योग्य वेळी उठून कमळाचा सुगंध असणाऱ्या थंड पाण्याने त्याने सीतेसह स्नान केले वैदेही आणि राम लक्ष्मण यांनी अग्निचरणी देवांची सकाळी विधीनुसार पूजा केली तपस्व्यांचा आश्रम असलेल्या वनात उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले आणि पाप विरहित होऊन सुतिष्णांकडे ते गेले आणि शिष्टाचार घाई करीत आहेत आम्ही आता पुढे निघतो दंड कारण राहणाऱ्या पुण्यशील ऋषींची ही सारी आश्रम व साहत पाहण्याकरता आम्ही त्वरेने जात आहोत सदोदित धर्मरथ तपाने इंद्रिय दमन केलेल्या धूरविरहित आग्नीप्रमाणे दे दिप्यमान मुनी मुनिश्रेष्ठांच्या बरोबर जाण्यास आपले आज्ञा आम्ही महागत आहोत वाईट मार्गाने आलेली संपत्ती मिळाल्यावर आपण टाकून दिलेल्या माणसाप्रमाणे वर येऊन असह्य ताप देऊ लागल्या लागलेला नाही तो परत आम्ही पुढे जावे म्हणतो असे म्हणून रामाने सीता लक्ष्मणांसह मुनींच्या पायानं वंदन केले पायांना स्पर्श करणाऱ्या त्या दोघांना उठून मुनिश्रेष्ठांनी त्यांना गाढ आलिंगन दिले आणि अत्यंत प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले रामा लक्ष्मण आणि छायेप्रमाणे तुझ्या मागोमाग चालणारी सीता यांच्यासह सुखरूप असलेल्या या मार्गाने जा वीरा दंडकारण्यात राहणाऱ्या तपत्र तपस्व्यांचे रम्य आश्रम मंडल पहा तुला येथे विपुल फळे फळेमुळे फुल वने उत्कृष्ट हरणांचे कळप शांत असे पक्ष्यांचे थवे फुललेल्या कमळांची बेटे आणि मनाला प्रसन्न करणारे पाणी असलेली कारंड पक्षी इतरत खूप पिरत असलेली सरोवरे आणि तलाव दिसतील <coughs> तसेच दृष्टीला रम्य वाटणारे डोंगरातून वाहणारे प्रवाह रमणी अरण्ये आणि शब्द करणारे मोर दिसते बाळा जा लक्ष्मणा तू पण जा पण पाहून झाल्यानंतर या आश्रमाला तुम्ही परत यायचे हां असे ते म्हणाले तेव्हा लक्ष्मणासह राम बरे म्हणाला आणि मुनीना प्रदक्षिणा करून ते निघाले मग विशालनेत्रांच्या सीतेने त्या दोघा भावांचे अत्यंत शुभासे दोन भाते दोन दोन धनुष्य दोन चकचकीत खडगे त्यांना दिली ते दोन भाते त्यांनी बांधले टणत्कार करून धनुषे हाती घेतली आणि ते दोघे राम लक्ष्मण आश्रमातून बाहेर पडले महर्षीची अनुज्ञा घेऊन ते उभयता रूपसंपन्न राघव धनुष्य खडगे घेऊन वेळ न लावता सीतेसह निघाले अरण्यकांडाचा आठवा सर्ग समाप्त